क्षितिजाच्या कोणी जाई दूर तशी मनी हुर हुर सुरवात ओलावत सुरवत मालवते क्षितिजाच्या पार वेड्या संधेचे खरटे वेड्या संधेचा अंगणी रथ थर थरते जाई तूर तशी माणी हुरहुरात बोलावत सुरवात मालव देता बोला कोण संगे चाला कोण कोण टाकेल जी वाजे ओवाळून आता बोला याला कोण संगीत पायरी लादार खोले छत पिसे कुण्या उडल्या राव्याचे गीत घर भर दे पायरीला खासेदार खोले छत पीसे कुण्या उडल्या राव्याचे गीत घर भर दे क्षितिजाच्या पार बेड्या संधीचे घर अटे बेड्या संधीच्या अंगणी घर धरते आता विझवेल दिवा सांज कापऱ्या हातानी आणि आभाळाचे गुज चंद्र सांगेल खुणानी पडतील पोळी पुन्हा भरतील डोळे पुन्हा पुसतील पाणी हात थर थरतील पडतील कोळी पुन्हा भरतील डोळे पुन्हा पुसतील पाणी हात थर थरते थर क्षितिजाच्या पार वेड्या संध्याचे अंगणी लारते मनी जागा एक जोगी त्याचे आभाळ फाटके त्याचा दिशांचा पिंजरा त्याचा त्याचा जागा एक दिशांचा भिजलेली माती त्याचे क्षितिजा गोलवते क्षितिजा पार वेड़ संधि घर वेड़ संध्या अंग थर थर ग सांज आबोला बोला सांज कल्लोळ कल्लोळ सांज जोगीण सांज साजीरी सांज आबोला बोला सांज कल्लोळ कल्लोळ सांज जोगीण विरागी सांज साजीरी बेलाळ सांजेवर फुलं गंध मौनाचा हवेद दूर लागले गावात दीप फरफर वर कोणी जाई दूर तशी मनी हुरहुरात ओलावत सुरवात मालवते क्षितिजाच्या पार वेड्या संध्याचे खरटे वेड्या संध्याच्या अंगणी रात थर थरते